जय जय रघुवीर समर्थ श्री राम श्रीदास बोध दशक चौथा समास नववा म्हणजे आत्मनिवेदन भक्ती या समासाचा परिचय आपण करून घेऊ आत्मनिवेदन भक्तीचे दोन वेगवेगळे अर्थ होतात आपले सारे सुखदुःखे भगवंताला निवेदन, निवेदन करणे हा एक अर्थ तर भरवा भगवंतापेक्षा स्वताचे वेगळे अस्तित्वशी लग्न राहणे वशी लग्न ठेवणे हा दुसरा अर्थ श्रीसमर्थांना या ठिकाणी आत्मनिवेदन भक्तीत हा दुसरा अर्थ अपेक्षित आहे दासबोधामध्ये पुढेही पंचीकरण प्रक्रियाचा विचार के विचार येईल त्यावेळी आपण त्याचा विस्तारपूर्वक विचार पाहणार आहोत वेदांतांमध्ये परब्रह्माखेरीत अन्य कसाचेही अस्तित्व स्वीकारले जात नाही त्याप्रमाणे आत्मनिवेदन भक्तीत भक्त शिल्लक राहता भगवत स्वरूप होऊन जातो सख्य भक्ती हा नदी सागराला मिळण्याचा टप्पा आहे तर आत्मनिवेदन म्हणजे नदी प्रत्यक्ष सागरात विलीन होणे आहे समुद्रात विलीन झालेली नदी नंतर वेगळी दाखवता येत नाही तसेच ज्याने भगवंताला जाणले तो भगवंतापेक्षा वेगळा राहू शकत नाही या जगात फक्त परमेश्वर आहे आणि प्रकृती ही त्याची सावली आहे वस्तुतः प्रकृती आणि परमेश्वर अशा दोन वेगळ्या गोष्टी अस्तित्वातच नाहीतच मग मी तिसरा अस्तित्वात कसा असेल जोपर्यंत देवबुद्धी आहे तोपर्यंत जीव आणि शिव निराळे आहेत जीव शिवात विलीन झाल्यावर जीव शिल्लक राहत नाही आणि जीवाचे अस्तित्वच नसल्यामुळे शिवमान्याचेही प्रयोजन उरत नाही प्रत्यक्ष ब्रह्मानुभूतीमध्ये त्रिपुटीलय झाल्यावर तत्व आणि आसी ही तीन पदे जशी शिल्लक राहतील म्हणून तत्व झाडा तत्वनिराश आणि तत्वविवरण या स्त्री समर्थ महत्त्व देतात ज्या तत्वांच्या सहाय्याने ही सारी प्रकृती निर्माण झाल्याचा जा भास आपल्याला होतो त्या तत्वांचे स्वरूप समजावून घेणे याला श्री समर्थ तत्वविवरण मानतात ती सारी तत्वे म्हणजे मी नवे हे लक्ष देणे घेणे याला श्री समर्थ तत्त्वनिराश मानतात त्या तत्वांशी मी हा काही एक संबंध नसल्यामुळे तत्वांचा विनाश झाला तरी मी अलिप्त याला स्त्री समर्थ तत्त्व जाडा म्हणतात दासबोधातील आठ आणि नऊ यामध्ये चर्चा आहे आत्मनिवेदन ही ज्ञानाची अवस्था असून हे ज्ञान ग्रंथांच्या अध्ययनाने नव्हे तर नवविधा भक्तीच्या यात्रेने प्राप्त झालेली की गाईबरोबर वासरू आपोआप येते आईबरोबर तांनी मूल आपोआपच येते प्रमाणे भक्ति बरबर ज्ञान आपोपीते आत्मनिवेदन भक्तित जन्म ले ज्ञान हो साम आह श्री राम निरूपण आठवे भक्ति चे लक्षण आता ऐ का सावधान भक्ति नवमी श्री राम नवमी निवेदन जानावे आत्मनिवेदन करावे के संगे प्रांजळ करूनी नि श्रीराम ऐका निवेदनाचे लक्षण देवासी वहावे आपण करावे तत्व तत्वविवरण म्हणजे कळे श्रीराम मी भक्त ऐसे मनावे आणि विभक्तपणे ची बजावे हे अवघेची जानावे विलक्षण श्रीराम लक्षण असो न विलक्षण ज्ञान असो अज्ञान भक्त असो न ते हे ऐसे श्रीराम भक्त म्हणजे विभक्त नवे आणि विभक्त म्हणजे भक्त नवे विचारे वेन काहीच नव्हे समाधान श्रीराम तस्मात विचार करावा देव कोण तो ओळखावा आपला आपण शोध घ्यावा अंतर या मी श्री राम। मी कोण ऐसा निवाडा पाहो जाता तत्व झाडा विचार पाहता उघडा आपण नाही श्रीराम तत्वे तत्व जेव्हा सरे तेव्हा आपण कैसे उरे आत्मनिवेदन येणे प्रकारे सहज चि झाले श्रीराम तत्व रूप सकल भाषे विवेक पाहता निरसे प्रकृती निरासे आत्मा असे आपण कैसा श्रीराम एक मुख्य परमेश्वर दुसरी प्रकृती जगदाकार तिसरा आपण कैसा चोर आपराम मध्ये श्रीराम ऐसे हे सिद्धची असता नाथलीच लागे देह अहंता परंतु विचारे पाहो जाता काहीच नाही श्रीराम पाहता तत्व विवंचना पिंड ब्रह्मांड तत्व विश्वाकारे व्यक्ती नाना तत्वे विस्तारली श्रीराम तत्वे साक्षीत्वे ओसरती साक्षत्व आत्मप्रचिती आत्मा असे आदियांती आपण कैचा श्रीराम आत्मा एक स्वानंद गन, आनी आणि अहम आत्मा हे वचन तरी मग आपण कायचा भिन्न उरला तेथे श्रीराम सोहम हंसा हे उत्तर याचे पहावे अर्थांतर पाहता आत्म विचार आपण कायचा तेथे श्रीराम आत्मा निर्गुण निरंजन तयासी असावे वै अनन्य म्हणजे नाही अन्य आपण कैसा तेथे श्रीराम आत्मा म्हणजे तो अद्वैत जेथे नाही द्वैताद्वैत तेथे मी पणाचा हेत उरेल काहीचा श्रीराम आत्मा पूर्णत्वे परिपूर्ण जेथे नाही गुणागुण निखळ निर्गुणी आपण कोण काहीचा श्रीराम त्वपद तत्पद असीत पद निरसुनी सकल भेदा भेद वस्तुठाईची अभेद आपण कैसा श्रीराम निरसिता उपाधी जीव शिवची कैसा कैसे आधी स्वरूपी होता दृढ बुद्धी आपण कैसा श्रीराम आपण मिथ्या साच देव देव भक्त अनन्य या वचनाचा अभिप्राव अनुभवी जाणती श्रीराम या आत्मनिवेदन ज्ञानी यांचे समाधान नवमे भक्तीचे लक्षण ते हे निरोपिले श्रीराम पंचभूतांमध्ये आकाश सकल देवा मध्ये जगदिश नवविधा भक्ती मध्ये विशेष भक्ती नवमी श्रीराम नवमी भक्ती आत्मनिवेदन न होता ना चुके जन्म हे सचन सत्... सत्य प्रमाण अन्यथा नवे श्रीराम ऐसे नव विधा भक्ति केयुज मुक्ती, सायुज मुक्ती सकल चलन नहीं श्रीराम तिहे मुक्ति सा चलन सायुज मुक्ती अचल जान त्रौल क्या सोता निर्वाण सायुज मुक्ति चलेना श्रीराम अवगिया चत्वार मुक्ती वेद शास्त्र बोलती तया मदे तीन नास चौथी अविनाश श्रीराम पहिली मुक्ति ते सलता दूसरी ते समीपता तीसरी ते सरूपता चौथी सायुजता मुक्ति श्रीराम ऐसी चतर मुक्ति भगवत भजने प्राणी पावती है ची निरूपण प्राजल श्रोती सावदपुड़े परिषावे श्रीराम इ श्रीदास बोधे गुरु शिष्य संवाद आत्मनिवेदन भक्तिनाम सामस नम हा श्री राम